ओम श्री परमात्मनेध्या संजय उवाच तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेखणत वाक्यम उवाच मधुसूदन संजय म्हणाला अशा रीतीनं कौरवांविषयीच्या करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुनी डोळे पूर्णपणे दाटलेल्या व हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले श्री भगवान उवाच कुतस्वा कशमलम विषमे समुपस्थितम अनाय जुष्टम स्वर्गमिरम अर्जुन श्री भगवान म्हणाले अरे अर्जुन आर्याने कधीही न स्वीकारलेलं स्वर्ग विघ्न करणार आणि कीर्तीची हानी करणार असं भलतच या संकट समयी तुझ्या डोक्यात कोठून शिरलं क्लै बुप्ये क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तप अरे अर्जुन असल्या भ्याडपणाला मनात थारा देऊ नकोस तुझ्यासारख्या क्षत्रियाला असला भ्याडपणा शोभत नाही हे शत्रुतापण क्षुद्र मनोदुर्बल्य टाकून तू युद्धाला सिद्ध हो अर्जुन कथम भीष्म महम संखे द्रोण च मधुसूदन इशुभि प्रतियोस्यामी पूजारहा वरिसूदन अर्जुन म्हणाल हे मधुसूदना या युद्धात पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यावर मी बाणांचा उलट प्रहार कसा बरं करू कारण हे अरिसूदना हे दोघेही आम्हाला वंदनीय आहेत गुरु न हवा हि महावान्न श्रेय भोक्त भैक्षमी गुरु हास्व भुंजीय भोगान रुदिपा थोर प्रभावशाली आणि गुरुस्थानी असलेल्यांची हत्या करण्याचं टाळून म्हणजेच त्यांच्याशी युद्ध करण्याचा विचार सोडून देऊन इहलोकी भिक्षांना सेवन करणं बरं युद्ध केले तर अर्थाचा दास बनलेल्या गुरुजनांना ठार मारून या लोकांच्या रक्ताने माखलेले भोग मला भोगावे लागतील नचे तेवस्थिता धार्त राष्ट्र युद्ध करून आम्ही त्यांना जिंकावं की युद्ध ना नाकारून त्यांना आम्हाला जिंकू द्यावं या दोहातील कोणता पक्ष श्रेयस्कर आहे याचा काही निर्णय मला करता येत नाही ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाई करता समोर उभे राहिलेले आहेत कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृछामी थांब धर्म समूढचे यश्रेयस्यानिश्चित ब्रूहितन मे शिष्यास्ते हमशाधी माम थांब प्रपन्नम मानसिक दौर्बल्यमुळे माझी नैसर्गिक वीरवृत्ती नष्ट होऊन धर्म अधर्म वगैरे जाण्यास माझं मन असमर्थ झालं आहे म्हणून मी तुला विचारतो की खरोखर जे श्रेयस्कर असेल ते मला सांग मी तुझा शिष्य होऊन तुला शरण आलेलो आहे मला बोध कर न प्रपश्यामि ममापनुद्या दक्षोकमुछोषण इंद्रिया अवाप्य भूमाव सपत्न वृद्ध राज्यम सुरामिच्या पृथ्वीचं निष्कंटक आणि समृद्ध राज्य आणि देवांचं आधिपत्य जरी मिळलं तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक कशाना होईल ते मला कळत नाही संजय उच मुक्केशम गुडा केश परत पोहोत्स इति गोविंदं उत्तवा तूष्ण बुव संजय म्हणाल तो जित निद्र आणि शत्रुतापन असा अर्जुन अशा प्रकारे श्रीकृष्णांशी बोलून मी युद्ध करणार नाही असं श्रीकृष्णांना सांगून स्तब्ध बसला तमुवाच ऋषी केश भारत सेन्योर उभा मध्यदंत मिदं वच नंतर हे धृत राष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अशा रीतीनं हात पाय गाळून बसलेल्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखं करून श्रीकृष्ण म्हणाले श्री भगवान वाच अशोचानन व शोचस्तम प्रज्ञा वादाश भाषसे गतासू नसूश श्री भगवान म्हणाले हे अर्जुना शोक करण्यास अयोग्य गोष्टींच्या बद्दल तू शोक करतोस आणि वर मोठे पांडित्याच्या गोष्टी सांगतोस अरे जे खरे पंडित असतात ते कधी युद्धामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या विषयी अथवा मृत्यू न पावलेल्यांच्या कधी शोक करत नाहीतो नाव ने मे जनाधिपा न भविष्याम सर्वे वयमतः परम खर मी तू वहे सर्व राजे पूर्वी केव्हाही नव्हतो अस नाही आणि यापुढे म्हणजेच मृत्यूतर आपण सर्वजण असणार नाही असौमारेहांतर प्राप्तीर धीरस्त्र नमु ज्याप्रमाणे देहधार्यानं या देहात बाल्य तारुण्य आणि वार्धक्य असत त्याचप्रमाणे त्यांना दुसऱ्या देहाची प्राप्ति होते म्हणून विवेकी मनुष्य मोहग्रस्त होत नाही मात्र स्पर्श असतो शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायी भारत हे कोणती शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वांचा अनुभव देणारे इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग हे उत्पन्न होणारे आणि नाश पावणारे असल्यामुळं अनित्य आहेत हे जाणून हे भारता ते तू सहन करुष पुरुष रम दुःख सुखम धीरम सोमृतवाय कल्पते कारण हे पुरुष श्रेष्ठ अर्जुन दुःख आणि सुख समान मानणाऱ्या ज्या विवेकी पुरुषाला हे विषय व इंद्रिय यांचा संयोग आणि वियोग व्यथित करत नाहीत तोच पुरुष अमृतत्वाची प्राप्ती करून घेण्यास योग्य ठरत ना सतो विद्ये भाव ना भावो विद्यते सत उभा दृष्टोंतशी जे असत म्हणजे नश्वर आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे शाश्वत आहे त्याचा कधी नाश होऊ शकत नाही सत व असत या दोंची अंतिम सत्यता पाहून तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांच्या स्वरूपाचा निर्णय केला येन आहे अविनाशी तू तद्विधी येनाशि कर्तुमर्ह ज्याने हे सर्व जग विस्तरलेलं व्यापलेलं आहे ते मूळ आत्मत्रव अविनाशी आहे असं समज या अविनाशी वस्तूचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही अंतवंत इमे देहा, दे शरीरिणः, अनाशिनो प्रमेयुद्ध युध्यस्व भारत नित्य अविनाशी व अतर्क अशा शरीरधारी आत्म्यानं धारण केलेले हे देह स्वभावतच विनाशी आहेत असं शास्त्र वेत्यांनी आहे म्हणून हे अर्जुन तू युद्ध करतारम अस मानतो जो कोणी हा आत्मा मरणारा आहे असं समजतो त्या दोघांनाही खरं तत्व समजलेलं नाही अरे हा आत्मा कोणाला मारीत नाही अथवा कोणाकडून मारलाही जात नाही न जायते म्रियते वा कदाचित नायम भूतवा भवितावान भूय अजो नित्य शास्वतोय पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही हा जन्मला येऊन नाहीसा झाला असही कधी होत नाही हा जन्मरहित नित्य शाश्वत आणि अनादी आहे शरीराचा नाश झाला तरीही याचा नाश होत नाही कथम स पुरुष पार्थ कम घायती हांतिकम हे अर्जुन ज्याला हा आत्मा अविनाशी नित्य अनादि व अक्षय आहे असं समजल तो मनुष्य कोणाला कसा मारवेल किंवा मा स्वतः कोणाला कसा मरेल वासाशी जीर्णानेहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीराती नवानी देखील ज्या प्रमाण मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्र धारण करत त्याच जीवात्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवीन शरीरे धारण करत नैनम छिंदी शास्त्राणी नैनम दहती पवक नैनम क्लेद्यंतपो न शोषयती महारुत या आत्मला शस्त्र तोडू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू हि शकत नाही अछेद्यो यमदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवत्य सर्व गथाणुर अचलोयम सनातन कधी न तोडता येणारा न जाळला जाणारा न भिजणारा व न सुकणारा असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी, व्यापी स्थिर अचल व अनादि आहे अव्यक्तोय तुमसी हा आत्मा इंद्रियांना अगोचर मनाला अगोचर आणि अविकारी आहे असं म्हणतात म्हणून या आत्म्याचे अशा प्रकारचे स्वरूप ओळखून तुला शोक करणं योग्य होणार नाही अथ चैन निहो नोच आणि हे अर्जुना, जर तू आत्मा नेहमी जन्म पावतो व नेहमी मृत्यू पावतो असं जरी मानत असलास। तरीही तुला शोक करणं योग्य होणार नाही जातस हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृत्य तस्माद परिहार्येर्थे नव शोचित करण जो जन्म पावतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावतो त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून अशा अटल गोष्टी बद्दल तुला शोक करणं उचित नाही अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का हे अर्जुन हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त स्थितीत असतात आणि मृत्यून पुन्हा अव्यक्त स्थिती त्यांची मधली अवस्था म्हणजे जन्मानंतरची स्थिती मात्र व्यक्त आहे मग त्यासाठी शोक कशाला आश्चर्यवत पश्यती कश्चिद आश्चर्यवत वदती तथ्य आश्चर्यन मन्य शृणती शुत्वा पेन वेदन चिदार्थ कोणी या आत्मतवाकडे आश्चर्यचकित होऊन पाहतो तर कोणी या आत्म्याचं वर्णन अद्भूत वस्तू म्हणून करतो कोणी श्रोता तशाच आश्चर्यानं त्याच वर्णन ऐकतो पण या प्रमाणे पाहून वर्णन करून अथवा ऐकूनही कोणी याला तत्वत जाणत नाही देह सर्वस्य भारत तस्माच सर्वाणी भूतानी नवम हे hey अर्जुन प्रत्येकाच्या देहात वास करणारा हा देहाचा स्वामी कधी कधीही मारता येण्याजोगा नाही तेव्हा कोणत्याही प्राण्याच्या मृत्यू बद्दल शोक करणं तुला शोभत नाही स्वधर्मेक्ष नवी कम पितुमसी धर्म्याध्यक्ष आणि स्वधर्माचा विचार करूनही युद्धात घाबरण तुला योग्य होणार नाही कारण अशा न्याय धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असा दुसरा धर्म नाही दृश अरे पार्थ हे युद्ध म्हणजे दैवयोगानं स्वर्गाचं द्वारच प्राप्त झालं आहे भाग्यशरी क्षत्रियानच हे प्राप्त होत अथ चिमम धर्म्यम संग्राम न हित्वा धर्म कीर्तींच हिवासी असुनही जर तू हे धर्म न करशील तर आपला धर्म व आजपर्यंत मिळवलेली कीर्ती गमावून पापा चा धनी मात्र होशील अकीर्तींचा भूतानी कथय संभावितस कीर्तीर्मरणादिच्ये आणि इतकंच नाही तर सर्व लोक तुझी तशी अपकिर्ती सतत सांगत रातील। आणि संभावित मनुष्याला दुष्कीर्ती ही मरणापेक्षाही दुःखदायक वाटते भयाद्रणास्येवा महारथा यश बहुमतो भूत्वा यास्यसी लाघवम मोठे मोठे महारथी सुद्धा तू भीतीनं रणांगणातून पळून गेलास असच मानतील आणि ज्यांना आजपर्यंत तुझ्याविषयी आदर वाटत होता त्यांच्याही मनातून तू नक्कीच उतरशील अवाच्य वादांच्या बहून वदिषंती निद सामर्थ्यम तुखतरम नुकीम आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू बोलू नये अशा पुष्कळ गोष्टी बोलतील आणि यापेक्षा अधिक दुःखदायक ते काय बरं असेल हतो वा प्राप्यसिर्गम जितवा वा तू युद्धात मार गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि विजयी झालास तर प्रिया पृथ्वीचं राज्य उपभोगशील म्हणून हे अर्जुन दृढ निश्चय करून युद्धाला उभा राहा सुख समे कृ लाभा लाभ जया जय ततो युद्धाय युज्यस्व, न पापम वापस्यसी सुख दुःख लाभानी जय पराजय वगैरे समान मानून युद्धाला तयार हो असं केल्यान तुला पाप लागणार नाही एषा ते भीत सांख्ये बुद्धिरीगे तिमा शृणु बुद्ध्यायुक्तो यथ कर्म बंधम प्रस्यसी हे अर्जुना तुला सांख्य शास्त्रातलं ज्ञान सांगितलं आता कर्मयोगाच ज्ञान एक या ज्ञानानं तू युक्त झाला म्हणजे कर्मबंध सहज तोडू शकशील नेहाभ क्रम नाशोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्प्य धर्मसे महत्वात पूर्वी आरंभ ले, ले कार्या हो अड़थला धर्म से थोड़े जारी अन्ष तरीके भयापसन रक्षण करते व्यवसायत्मिका बुद्धि रेके नंदन बहुशाखा ह न बुद्ध यो व्यवसाय अर्जुन कर्मयोगामध्ये कार्याचा निश्चय करणारी बुद्धी एकाग्र असावी लागते कारण ज्यांच्या वेद वादरन्यदस्ती वादिन काम आत्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदा क्रिया विशेष बहुलाम भोग गति प्रति भोग प्रसाया चेतसा व्यवसायत्मिक बुद्धि हे पाथ कर्मकंडात्मक वेदी फलश्रुति भूलने वेरीज दुसरे का नहीं अतत्वी कामत्मे जन्मप्रद व कर्मफलदायक और भोग व ऐश्वर्य प्राप्ति साथ अनेक विधि विधान वर्णना सजाले आकर्षक भाषा बोलता भाषे न्या्त आकर्षण घश्वर्यजे पूर्णपने ललचावले अशा लोकता है काम्य कर्मात घडलेली बुद्धी एके ठिकाणी स्थिर राहू शकत नाही त्रैगुण्य विषया वेद निस्त्र निर्दवंद्व नित्यसत्व स्थो निद हे सत्व रज व तम या त्रिगुणांनी प्रेरित धर्म प्रतिपादन करणारे आहेत म्हणून हे अर्जुन तू त्रिगुणातीत द्वंद्वापासून अलिप्त सतत सात्विक गुणांनी संपन्न योगक्षेमाची चिंता सोडून देणारा व आत्मनिष्ठ असा होवान अर्थ उदपाने संप्लुतोदके तावान सर्वेशु ब्राह्मण सीजान सर्वत्र पाणीच पाणी झालं असता जलपानाची इच्छा करणाऱ्याला त्या जलाशयाचा जितका उपयोग होतो तेवढाच उपयोग ब्रम्हज्ञानाची प्राप्ती करून घेणाऱ्या मुमुक्षुला वेदांचा होत असतो कर्म्येवाधिकार मालेशु कदाचन मा कर्म फल हे तुरुभुर माते संगोस्तर्मणी तुला कर्म करण्याचा अधिकार आहे फळ मिळणे हे केव्हाही तुझ्या अधिकारातलं नाही म्हणून तू कर्माच्या फलावर दृष्टी ठेवू नकोस तसच कर्मच न करण्याचा आग्रह सुद्धा धरू नकोस योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्तवा धनंजय सिद्ध सिद्ध समो भूत्वा समत्वम योग उच्यते। उच्ये धनंजय कर्मफलाची आसक्ती सोडून आणि यश व अपयश यांच्या विषयी समत्व बुद्धी ठेवून तू योग युक्त होऊन कर्म कर अशा समत्व बुद्धीलाच योग असं म्हणतात दूरेन ह कर्म बुद्धि योगा धनंजय बुद्ध शरण कृपणा फल हे धनंजय समत्व युक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अतिशय निकृष्ट आहे म्हणून तू समत्व बुद्धीचा आश्रय घे फलविषयक हेतू कर्मबंध निवारण करण्याच्या बाबतीत अतिशय दुबळे आहेत बुद्धियुक्तो जहा ते ह उभे सुकृत दुष्कृत तस्माद योगाय योग कर्म सु समत्व बुद्धीयुक्त मनुष्य या लोक कर्माचं पुण्य आणि पाप दोन्ही टाकून देतो म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे कर्माचरणात समत्व बुद्धियोग साधन हे खरं कर्म करण्यात कौशल्य आहे कर्म जम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्तव विनिर्मुक्ता पदम ग्य नामयम समत्व बुद्धीचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मफलाचा त्याग करून ज्ञानी होतात व जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात तसंच अनामय अशा शाश्वत सुखाच्या स्थानाप्रत म्हणजेच मोक्षाला जातात यदा ते मोह कलिलम बुद्धीरे व्यतरिष्य तदा अगंतासिनी शुरोता जेव्हा तुझी बुद्धी सुखोपभो भोगण्याच्या इच्छेच्या मोहरूपी गडूळ बाहेर पडेल तेव्हा तुला ऐकायच्या गोष्टी व ऐकलेल्या गोष्टींचा कंटाळा येईल म्हणजेच कर्मकांडाचा कंटाळा येईल निश्चला समाधा वचला बुद्धीस तदा योग मी वेदातील काम्य कर्माची मोहक वर्णन ऐकल्यामुळं द्विधा झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन मन समाधानाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला हा बुद्धियोग साध्य होईल अर्जुन समाधी केशव स्थित किमास व्रजेत किंवा अर्जुन म्हणाल हे केशव मन समाधान वृत्ती प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणं कोणती स्थितप्रज्ञ काय बोलतो कसा राहतो व वा कसा वागतो ते मला सांग श्री भगवान वाच प्रजहाती यंद कामान सर्वांत आत्मन्यवा आत्मनुष्ट प्रज्ञस्त भगवान श्री कृष्ण म्हणाले हे अर्जुन मनुष्य जेव्हा मनातील सर्व कामना टाकून देतो व आपल्या ठाईत संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्याला स्थित प्रज्ञ म्हणतात दुखेश्वर सुखेश विगत स्पृहु आली असता ज्याचे मन उद्ध नाही प्राप्त झाले तरी तो त्यांच्या विषयी निरीक्षा असतो ज्याच्या मनात विषय वासना भय क्रोध इत्यादी विकारांना थारा मिळत नाही अशा विवेकी माणसाला स्थित प्रज्ञ असं म्हणतात या सर्वत्रानस्ने तत्प्राप्य शुभ अशुभम ना अभिनंद ती नवेष्टी तस प्रज्ञा जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो बरा प्रसंग आला तरी त्याबद्दल जो खेद करत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजाव यदा संहरते ते चायम कुरमोंगा निव सर्वश इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित कासव सर्व बाजूने आपले अवयव आखडून घेत त्याप्रमाणे जो मनुष्य आपली इंद्रिये त्यांच्या विषया पासून आवरून धरतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हणावे विषया विनिवर्तन ते निराहार देहिन रस वर रसोप्यस पृष्टी एखाद्या माणसाने आपल्या इंद्रियाना त्यांचा आहार म्हणजे त्यांचे विषय दिले नाहीत तर ती इंद्रिया आपल्या विषयापासून परावृत्त होतत तथापि त्याच्या मनातील विषयोपभोगाची आवड मात्र नाहीशी होत नाही पण त्याला आत्मसाक्षात झाल्यावर मात्र विषय सेवनाची वासना देखील नष्ट होते यंत पुरुषस विपशित इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मन एक कोणते या आत्मसंयमनाचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाचे मन ही बलवान इंद्रिये जबरदस्तीनं विषयांकडून ओढून नेतात तानि सर्वानि आणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे ही यंद्रियानी तस प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणून योग युक्त होऊन त्या सर्व इंद्रियांचा संयमन करून बुद्धिमान पुरुषानं माझ्या मन स्थिर करावं अशा रीतीने इंद्रिये ज्याच्या आटोक्यात आली त्याची बुद्धी स्थिर झाली अस समजावं ध्यात विषयान पुस संगस्ते संगाद संजायते काम कामात क्रोधो भीजायते क्रोधादवती समोह समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशाद बुद्धीनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो कामापासून क्रोध निर्माण होतो क्रोधापासून अविवेक निर्माण होतो अविवेकामुळे स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश होतो शेवटी बुद्धिनाशामुळे मनुष्याचा पूर्ण अधपात होतो राग दुक्तो विषय अनिंद्रियन आत्म वशैर्विधे यासादम अधिग्छती उलट ज्याचे चित्त ज्याच्या स्वाधीन आहे असा मनुष्य राग द्वेष विकार रहित व सर्वस्वी कह्यात असलेल्या इंद्रियांनी जरी विषयांच सेवन करत असला तरी त्याच्या चित्ताला समाधानाची अवस्था प्राप्त होते प्रसाद सर्व दुःखाना प्रसन्न चेत सो बुद्धि ही पर्यवतिष्ठते ज्याला चित्ताची शांती लाभली त्याच्या सर्व दुःखांचा शेवट होतो ज्याचे चित्त प्रसन्न होते त्याची बुद्धी होते नाचायुक्त भावना नचा भावायत शांतीर् अशांतस कुत सुखम जो जितेंद्रिय झाला नाही त्याला आत्मज्ञान विषयक कल्पना नसते तत व ज्यादा निष्ठा नहीं शांति मग ज्याला शांति नहीं त्यालाख को इंद्रिना चरताम योन विधीये तदस्य हरते प्रदुर्वमीभसी विषयांच्या ठिकाणी इंद्रिय स्वैर संचार करू लागली असता जर मन त्यांच्या मागे जाऊ लागले तर ते मन पाण्यातील नावेला लालतीकडे नेणाऱ्या वायूप्रमाणे त्याच्या बुद्धीला भलतीकडे नेते महाबाहो निगृहित सर्वश इंद्रिया इंद्रियाभ्या स्तस्य प्रज्ञा म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिय विषयांपासून संपूर्णपणे आवरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज या निशा सर्व जागरति संयमी निशा पश्यतो मुने सर्व रह, स्थित प्रज्ञा जागृत असतो आणि ज्यामध्ये प्राणी मात्र जागृत असतात ती ज्ञानी स्थित प्रज्ञाची रात्र असते अपूर्यमाण मचलम मा प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशंती यद तद्वत कामायम प्रविशांती सर्वे सशांती मापनोती नकाम कामी ज्याप्रमाणे चोहो करून पाण्याची भर पडत असता आपली मर्यादा आढळ राखणाऱ्या समुद्रात येऊन मिळणारं पाणी गडप होत म्हणजेच समुद्राला मर्यादाचे उल्लंघन करायला लावू शकत नाही त्याप्रमाणे भोग्य ज्याच्या मनात चिरून गडप होतात म्हणजेच ज्याच्या मनात कोणताही विकार उत्पन्न करू शकत नाहीत त्याच पुरुषाला खरं शांतीसुख प्राप्त होतं विहाय कामान्य सर्व पुरती निस्पृह निर्ममो निरहंकार सशांती मधी गे जो मनुष्य सर्व वासनांचा त्याग करून या संसारात निर्म वृत्तीनं म्हणजे हे माझ अशी अभिलाष बुद्धी सोडून निरहंकारानं म्हणजे कर्तृत्व बुद्धी सोडून व निस्पृहतेनं म्हणजे फलाशा सोडून बघतो त्याला चित्ताची अखंड शांती प्राप्त होते एषा ब्राह्मी स्थिती स्थिती हे पार्थ ब्राह्मी स्थिती ती हिच ही स्थिती प्राप्त झाली असता तू मोह पावणार नाही आणि प्रयाणकाळी सुद्धा त्याच स्थितीत राहून तू ब्रम्हपदाला पोहचशील हरिओम तत्सिती श्रीमद भगवत उपनिष्त्सु ब्रम्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद सांख्ययोगो नाम द्वितीध्याय